स्कंध चौथा अध्याय चौथा धर्म अधर्म याविषयी निरूपण राजा जे म्हणाला हे भाग्यवान व्यास हे सर्व आख्यान ऐकून मी फारच विस्मचकित झालो आहे हे महाविचारी मुने खरोखरच हा संसार पापरूप आहे म्हणून या संसारातून बंधनातून पुरुष कसा मुक्त होईल त्रैलोक्याचे ऐश्वर प्राप्त झाले असताही कश्यपुत्र इंद्रानेही जर असे निंद कर्म केले तर दुसरा कोण बरे करणार नाही खोटी शपथ घेऊन सेवेचे निमित्त करून मातेच्या गर्भाशयात प्रवेश करून बालहत्या करणे हे फारच भयंकर असे कुकर्म आहे पण धर्माचा शास्ता आणि रक्षक तसेच त्रैलोक्याचा अधिपती तो इंद्र त्याने सुद्धा असले चांडाळ कर्म केले तर इतर सुद्धा अयोग्य कर्म का बरे करणार नाहीत हे जगदगुरु माझ्या पूर्वजांनीही कुरुक्षेत्रावर भयंकर असे दुष्कर्मच केले आहे भीष्म द्रोण कृप कर्ण तसे धर्माचा अंश असलेला तो युधिष्ठिर ह्या सर्वांनाही धर्माविरुद्ध वागण्याची वासुदेवाने पण ते सर्वजण देवाचे अंश महाज्ञानी सर्वज्ञ असे असूनही त्यांनी हे निंद का बारी केले हे भाग्यवान मुने असे जर असेल तर लोकांचा धर्मावर विश्वास कसा बसावा धर्मायी माझे मत अतिशय अस्थिर झाले आहे आपण असे जर मानले तर देहाचेही ठिकाणी धारण करणारा कोणता आपण वित्तोपासक पुरुष सर्वदा अनुरक्त असतो अर्थनाश झाल्यास रागाचे द्वेषात रूपांतर होते द्वेषामुळे स्वार्थी होऊन असत्य भाषण करावे लागते जरा घात करण्यासाठी श्रीहरीने जाणीवपूर्वक कपट करून ब्राह्मण रूप धारण केले अशा वेळी आपणाला समजावे तो, तो सत्वमूर्ती वासुदेव सुद्धा असाच यज्ञरूप कार्य उपस्थित झाले असता त्या अर्जुनानेही तसलेच वर्तन केले खरोखरच हा राजसूय झाला तरी कशा प्रकारचा यज्ञ शांतता रहित का केला परलोक यश किंवा इतरही कोणत्या फलाची अपेक्षा मनात ठेवून हा यज्ञ पार पाडला सत्य हाच धर्माचा प्रथम पाद आहे तसेच शौच हा दुसरा पाद आहे दया हा त्याचा तिसरा पाद आहे असे श्रुती वचन आहे तसेच दान हा चौथा पाद आहे खरोखरच या सर्व पदां वाचून सुसंगत असा धर्म या जगात स्थिर राहील का धर्माविषयी कुणाचीही मती स्थिर नाही धर्माशिवाय कर्म फलदायी होणार नाही छलकांना नष्ट करण्यासाठी जगतप्रभू विष्णूने वामन अवतार धारण केला त्या वापटाने फसविले धर्मत दानशूर सत्यवचनी जितेंद्रिय असा तो बली त्याला विष्णूने स्थानापासून च्यूत का बरे केले हे व्यासमुने खरोखरच त्या दोघात कोण बरे विजयी झाला तो बली विजयी झाला किंवा कपट कर्म करणारा तो वामन विजयी झाला म्हणून हे द्विजय श्रेष्ठ फसवणारा विजयी की फसलेला विजयी याविषयी आपण सत्येत सांगा कारण आपण पुराणकर्ते धर्मवेते महात्ञानी आहात म्हणून माझा संदेह नाहीसा करा जन्मेजयाचे भाषण ऐकून धर्मवेते व्यास म्हणाले हे राजेंद्रा ज्याने पृथ्वीचे दान दिले तो बलीच खरोखर जिंकला आहे तो वामन त्रिविक्रम ह्या नावाने प्रसिद्ध पावला हे प्रजाधिपते हे जन्मे राजा हा वामनावतार विष्णून कपटासाठी धारण केला होता शिवाय त्याला द्वापरत्व प्राप्त झाले सत्य हाच धर्माचा एकमेव आधार आहे पण हे भूपते देहधारी प्राण्याला सर्वस्वी सत्याचे अवलंबन करणे खरोखरच दुर्घट आहे हे भूपाला असंख्य रूपाने युक्त असलेली ती माया बलशाली आहे तिने तिन्ही गुणांच्या योगाने हे वैचित्रपूर्ण विश्व निर्माण केले आहे देवा कपटाचे अवलंबन करणाऱ्या अखंड सत्याचे पालन कसे होणार हे विश्व गुणांच्या मिश्रणातून उत्पन्न झाले आहे ही स्थिती चिरंतन आहे आसक्ती प्रतिग्रह राग लोभ ह्यापासून नित्य लिप्त असलेले वैखानस मुनीस ह्या जगतामध्ये सत्याने परिपूर्ण आहेत केवळ उदाहरणादाखल म्हणून अशा प्रकारचे मुनी निर्माण होत असतात नृप्रेष्ठा वेद पुराणे धर्मशास्त्र आणि ह्या बाबतीत जगतामध्ये एक वाक्यता नाही सगुण पुरुष जे गुणांचे मिश्रण करतो तसे निर्गुणाच्या हातून काही होत नाही ते सर्व गुण मिश्र असून परस्परांपासून ते भिन्न नाहीत हे महाराजा या संसारातील मायामोहात गुरफडलेल्या कोणत्याही पुरुषाची अक्षय धर्माचे बाबतीत मतीस्थिर नाही इंद्रिय क्षोभ उत्पन्न करतात मन त्यामध्ये आसक्त असते गुणांमुळे मनुष्य एकसारखा प्रेरित होतो आणि विविध गोष्टी करतो हे राजा ब्रह्मदेव शंकर वगैरे सर्वच देव देखील त्या विश्वासह मायेच्या आधीनं असतात ती माया त्यासह सर्व विश्वात क्रीडा करीत असते ती सर्वांना मोहित करते आणि हे विकार युक्त जगत ती सर्वदा उत्पन्न करते हे राजेंद्र कार्यसाधू पुरुष प्रथम सत्यापासून भ्रष्ट होतो विषयाचे चिंतन करीत असलेल्या पुरुषाला त्यांची प्राप्ती होत नाही तर त्या प्राप्तीसाठी ते छलाचे अवलंबन करतात त्यामुळे सहजगत पापाची प्रवृत्ती होते काम क्रोध लोभ हे सर्वात प्रबल बैरे आहेत त्याच्या कचाट्यात सापडलेल्या पुरुषांना जन्मात येऊन आपण काय केले आणि काय करायचे राहिले हेच समजत नाही अशा पद्धतीमुळे असत्याचा विजय होऊन वैभव प्राप्त झाल्यास अहंकार प्रबल होतो अहंकारापासून मोह आणि मोहाची परिणती नाशात होते मोह मनात निर्माण झाला की विविध संकल्प विकल्प मनात वारंवार येऊ लागतात त्यामुळे ईर्ष्यास असूया द्वेष यांचा अंतःकरणात प्रादुर्भाव होतो आशा तृष्णा दैन्युद्धी मोहन झालेले दोष प्राण्या उत्पन्न होतात अहंकार आणि नियम करू लागतो पण अहंकाराने केलेले कोणतेही कर्म शुद्ध नसते राग आणि लोक यांनी युक्त असलेले कर्म जरी यथासांग असले तरी ते शुद्ध नसते प्राण्यजनाने प्रथम द्रव्यशुद्धीकडे लक्ष द्यावे द्रोहाशिवाय मिळवलेले द्रव्य यज्ञकर्मासाठी योग्य द्रव्य होय द्रोहातून प्राप्त झालेल्या द्रव्याने जरी पुरुषाने यज्ञादी शुद्धकर्मे केली तरीही ती परिणामी विपरीत फल देतात निर्मल मनाने कर्मे केल्यास कर्त्यांना चांगले फल मिळते विकारयुक्त मनाच्या पुरुषाला असे फल कधीही प्राप्त होत नाही आचार्य ऋत्विज यांचेही अनुष्ठानाचे वेळी जर मन शुद्ध असेल तर पूर्ण फल मिळते देश काल क्रिया द्रव्य कर्ता आणि मंत्र ही जर शुद्ध असतील तर कर्माचे फल पूर्ण मिळते शत्रुनाश किंवा स्वतःची वृद्धी व्हावी म्हणून ज्यावेळी पुरुष कर्म करीत असतो त्याचे फल विपरीत मिळते स्वार्थी आणि आसक्ती असलेल्या पुरुषाला शुभ अशुभ समजतच नाही तो नित्य दैवाधीन असतो आणि त्याच्या हातून बहुधा निर्माण होतात प्रजापतीपासूनच देव आणि राक्षस वगैरे सर्व प्राणी उत्पन्न झाले आहेत ते सर्वच स्वार्थी असल्याने परस्पर विरोधी बनले आहे सत्वगुणापासून देव रजोगुणापासून मानव तमो गुणापासून तिर योनीतील प्राणी उत्पन्न झाले असल्याचे वेदात सांगितले आहे सत्व गुणोत्पन्न देवांचे आणि राक्षसंचे नित्याचे वैर आहे यावरून तीर्यतील प्राण्या जाती वैर असल्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही देव सुद्धा द्रोह द्वेष यापासून आधिप्त नाही ते नित्य तपश्चर्यात विघ्ने आणत असतात परस्परांशी विरोधाने वागतात हे राजा हा संसारच अहंकारापासून उत्पन्न झालेला असल्याने तो राग द्वेष यापासून विरक्त कसा असेल अध्याय चौथा समाप्त